वासिष्ठ महारामाणे मुमुक्षु व्यवहार प्रकरणे सर्ग आठ श्री वसिष्ठ म्हणाले आता दैवासंबंधी बोलायचे तर दैव म्हणतात ते काय आहे दैवाला विशिष्ट आकार नाही ते कर्म नाही तो कर्माचा स्पंदही नाही तसेच दैव म्हणजे पराक्रमही नाही मिथ्या ज्ञानाप्रमाणे रूढ झालेली ती एक कल्पना आहे एवढेच खरे तर पूर्वकर्माने प्राप्ती होत असता या कर्मामुळे फलप्राप्ती झाली ती अशा अशा प्रमाणे झाली आणि त्याचे असे असे फल मिळाले ही जी भाषा व्यवहारात आहे त्यालाच दैव अशी संज्ञा प्राप्त झाली ज्याप्रमाणे राज्यवर सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे असमंजस माणसांना दैव म्हणून काही आहे असा भ्रम होतो काल केलेली वाईट क्रिया आजच्या शुभकृत्याने नाही शेवते पूर्वी ते वाईट संस्कार आत्ताच्या चांगल्या संस्काराने नाही शेवण्यास हरकत नाही म्हणून यासाठी मनुष्याने नेहमी सत्कार्य करीत असावे मूर्खपणाने केलेल्या अनुमानामुळेच केवळ दैव आहे असे ज्याला वाटते त्याने त्या दैवाची परीक्षा करण्याकरता अग्नीमध्ये उडी टाकून नांगाचा दाह होतो की नाही ते पहावे सर्वच गोष्टी जर दैवामुळे घडत असतील तर मनुष्याला क्रिया करून तरी काय करायचे तसेच असेल तर मग स्नानदानादी क्रियाही दैवच करू शकेल अशाने शास्त्रोपदेशी निरर्थक ठरून मनुष्य भाषण करायला सुद्धा असमर्थ होईल वाणीला प्रेरणा देणे हेही जर दैवाने घडत असेल तर कोण कौन कोणाला उपदेश करणार हालचाल ही फक्त शेवामध्ये होत नाही मग हालचाल केल्यामुळे फलप्राप्ती होत असेल तर अखेरीस दैव हे निरर्थक आहे असेच म्हणावे लागते दैव हे प्रत्यक्ष दिसत नसले तरी क्रियेचे फल प्राप्त होण्यास मदत आहे असे म्हणावे तर तसाही अनुभव येत नाही यासाठी दैवाची कल्पना व्यर्थ आहे हे सिद्ध होते शस्त्र यांचा संयोग होणार नाही तर त्यांच्या ठिकाणी काहीच कार्य कर्तृत्व राहणार नाही कारण हातच जर पंगू झाला तर लेखणीला किंवा शस्त्राला काहीच करता येणार नाही हाताचे कार्य काही दैव करू शकत नाही तसेच मन अथवा बुद्धी प्रमाणे दैवाला काही कर्तव्य करण्याचे सामर्थ्य आहे असाही अनुभव नाही अर्थात यासाठीच दैव हे खोटे आहे असे म्हणावे लागते कर्तृत्वासंबंधी जर काही कल्पनाच करायची तर पौरुषाकडेच कर्तृत्व का देऊ नये मनुष्याच्या शरीराचा आकाशाशी संजग होणे शक्य नाही त्याप्रमाणे अमूर्तशा दैवाचा मूर्त मूर्त मनुष्याशी संयोग होणे शक्य नाही कारण संयोग व्हायचाच तर तो नेहमी कोणत्याही मुहूर्त किंवा साकार वस्तूंचाच होतो सर्व तऱ्हेचे कार्य करण्याचे सामर्थ्य जर दैवामध्ये आहे असे मानले तर सर्व माणसाने खुशाल घोरत पडावे दैव काय करेस करी? ते करील असा त्यातून अर्थ निष्पन्न होऊ शकेल दैवाने प्रेरणा केल्यामुळे मी अमुक कार्य व क्रिया करतो असे म्हणणे हे केवळ लटके समाधान असते वास्तविक दैवाला पारमार्थिक सत्यता नाही दैव हे केवळ मूर्खाची कल्पना आहे त्या कल्पनेत जे गुरफटून जातात त्यांचा नाश होतो <coughs> बुद्धिमान पुरुषा हा पौरुषाचा आश्रय करून उत्तम पदापर्यंत जातो या जगात जी माणसे शूर पराक्रमे बुद्धिवान आणि पंडित म्हणून प्रसिद्धी पावली ती सारी पौरुषाचा आश्रय केल्यामुळेच होतो अशा स्थितीत दैवावर विसंबून राहण्यात काय अर्थ आहे काही वेळा एखाद्या ज्योतिषशी ग्रहावरून फल वर्तवितो परंतु एखादा मनुष्य पुष्कळ दिवस जगणार असे ते ज्योतिषाने भविष्य वर्तवले आणि त्यानंतर त्या मनुष्याचा शिरच्छेद केला असताही तो जगला तरच केवळ दैव कार्य करीत असल्याचे म्हणते तसेच एखादा मनुष्य हा महान पंडित होणार असे ज्योतिषाने भाकीत केले आणि अध्ययन न करता तो मनुष्य विद्वान होऊ शकला तर दैवात सामर्थ्य असल्याचे म्हणत आहे <coughs> या विश्वामित्र मुनिंनीच काय केले ते तुला माहीत आहे त्याने दैव दूर झुकारून देऊन केवळ आपल्या पौरुषाच्या सामर्थ्यावर ब्रह्मर्षी पदाची प्राप्ती करून घेतली आमच्यासारख्या मुनी ही पदवी प्राप्त करून घेतली आकाशातून संचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेतले हे सर्व पौरुषाच्याच बळावर पूर्वी मोठमोठ्या दानवाने देवांना पराभूत करून त्रिभुवनाची सत्ता मिळवली त्याचेही कारण पौरुषच आहे त्याचप्रमाणे देवानेही आपल्या सैन्याला जर्जर करणाऱ्या दानवांना जिंकून आपले देश प्रगट केले तेही के पौरुषाच्या सामर्थ्य अरे वेळूच्या करंड्याला जे छित्रे असतात त्यातून पाणी गळत राहते पण प्रयत्नपूर्वक ती बुझून टाकली तरच ते पाणी गळणे बंद होईल नुसत्या दैवाने तसे होणार नाही मनुष्याच्या कुटुंबाचे पोषण केले जाणे शत्रूवर चढाई करून जाणे विलासांचा उपभोग घेणे इत्यादी गोष्टी ह्या प्रयत्नांचेच फळ आहे ते काही हो ते काही ताईत मंत्र वगैरेच्या उपायाने होणार नाही तशीच या दैवाची स्थिती आहे हे शुभचित्त रामा कार्यकारण संबंधाचा ज्यात लेशही नाही आणि ते केवळ कल्पनेचाच खेळ आहे अशा खोटे दैवाला दूर झुगारून देऊन तू नेहमी उत्तम पुरुषाचा उत्तम पौरुषाचाच था अंगीकार था करिष्ठ महारामाणे मुमुक्ष व्यवहार प्रकरणे अष्टमसर्ग सर्ग नऊ रामाने विनवले की हे भगवन या जगात दैवाचा एवढा डांगोरा पिटला जातो तर ते खरे आहे की खोटे आहे हे आपण मला सांगा कारण आपल्याला सर्व धर्म अवगत आहेत चार श्री वशिष्ठांनी सांगितले की हे राघवात कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांचा संबंध मनुष्याच्या प्रयत्नाकडे आहे त्याच्याशी काही एक संबंध नाही दैव काहीच करत नाही भोगत नाही दिसू शकत नाही किंवा असे म्हणा की त्याला अस्तित्वच नाही म्हणूनच विवेकी पुरुष दैवाला मानित नाही कारण ती एक वेळ कल्पना आहे असे त्यांना ठाव असते फलोन्मुख झालेल्या पौरुषाचे शुभ अथवा अशुभ शुवा फळ प्राप्त होणे हेच दैव असे काही जणांकडून समजले जाते पुरुष प्रयत्नाने प्राप्त झालेल्या इष्ट किंवा अनिष्टाच्या फळालाच लोक दैव मानतात यत्ना वाचून पुढे प्राप्त होणाऱ्या भोगांनाच अन्य काही जन दैव मानतात परंतु हे राघवात आकाशाप्रमाणे असून ते जातीने असे पहा की आकाशाला मूलत काही रंग नसताना त्या आकाशामध्ये नीलवर्णाचा भास होतो त्याप्रमाणे दैवाने चांगले वाईट असे काही केले असे मूर्ख माणसांना भ्रांतीने वाटत असते वास्तविक शुभ किशुभ अल पुरुष प्रयत्त हो तेज फल अमुक रीति दैव अमुक्रिया अशा प्रकार बुद्धि अशा रीति बोलने अमुक एक फल है अमुक पूर्व कर्मा प्राप्त हे एक प्रकार मना समाधान कर दैव यावर श्री रामाने प्रश्न केला भगवन पूर्व कर्माने उत्पन्न झालेले फळ म्हणजे दैव असे आपणच पूर्वी म्हणाला होतात आणि आता दैव मिछ्या आहे असे आपण सांगत आहात याचा अर्थ काय श्री वशिषाने म्हटले वाह राघवा फार चांगला प्रश्न केलास मी दैव नाही असे म्हणतो ते का व त्याचे कारण काय हे सर्व नीट ऐकून घे म्हणजे त्यामुळे तुझ्या बुद्धीचाही तसाच निश्चय होईल मनुष्याच्या मनामध्ये ज्या वासना पुन्हा पुन्हा जोराने उत्पन्न हो अशा कर्माच्या रूपाने होत असतो जशी वासना तसे कर्म असा नियम हो त्यागून भिन्न असे संसार कधीच होमाणे माणसाच्याकडून कर्म होत असते एखाद्या माणसाने खेड्यात जाण्याची इच्छा केली तर तो खेड्यात जातो आणि नगरात जाऊ इच्छिणारा माणूस हा नगरात जातो पुरी जे कर्म तीव्र वेगाने केलेले असते त्याचा दैव ह्या शब्दाने पर्यायाने उल्लेख करण्यात आणि सर्व कर्मांची स्थिती तसेच हे रामा एकमात्र खरे कि वासना हा मनाचाच विकार असून मन म्हणजे पुरुषच होय पुरुष हा चिन्मात्र अथवा निर्विकार त्याच्या ठाई मन वासना कर्म म्हणजे दैव तत्वता असणे शक्य नाही मनुष्याच्या मनात जी जी इच्छा उत्पन्न होते त्या त्या इच्छेनुरूप त्याच्या हातून कृती घडत जाते आणि मग त्याचे त्याला फल मिळते ते फल त्याला त्याच्या स्वतःच्या पूर्वकर्माप्रमाणे मिळते वासना म्हणजे मन किंवा चित्त आणि दैव म्हणजे पूर्वकर्म असा निश्चय परंतु या सर्व संज्ञा सत किंवा असत ह्यांच्या ज्याच्या बुद्धीकडून निर्णय वा निश्चय करता येत नाही अशा मनुष्याला तो विषय समजावून देण्यासाठी म्हणून सत्पुरुषाकडून वापरल्या जातात ही सर्व नावे जा योजली जातात तो पुरुष जस जशी भावना करतो तस तसे प्रयत्न करून त्याचे फल प्राप्त करून घेतो अशा रीतीने हे रागवा सर्व वस्तूंची प्राप्ती ही पौरुषामुळेच होते त्यासाठी तुझ्या वासना शुभ असते म्हणजे त्याप्रमाणे तुझ्या प्रयत्न होतील श्रीरामाने प्रश्न केला पूर्वी ते वासना ज्या जसे बनले आहे त्याप्रमाणे ते माझ्याकडून क्रिया करून घेत आता ही अशी स्थिती असल्यामुळे अहो मुनिवर्य मी परवश होऊन बसलोय यावर उपाय काय श्री वशिष्ठाने त्यावर सांगितले रामा तुझ्या पूर्वीच्या वासना उत्तम होत्या हे तुझ्या आत्ताच्या विवेकशीलतेवरून स्पष्ट होते म्हणूनच तू आता प्रयत्न करशील तर शाश्वत कल्याणाची स्थिती तुला प्राप्त करून घेता येईल शुभ आणि अशुभ असे त्या वासने प्रत्येक वासनाशुभ किंवा तुझ्या ठिकाणच्या वासनांचा पूर्व प्रवाह शुद्ध आहे ह्याच वासना, वासना क्रमक्रमाने अधिक शुद्ध केल्या तर तुला निश्चितपणे शाश्वत पदाची प्राप्ती होईल आपल्या मनात अशुभ वासना उत्पन्न झाली आहे असे दिसून येताच शुभवासना जोमदार कर अशुभवासना क्षीण कर प्राक्तना प्राक्तन कर्माने आपली सद्याच अवस्था ही जरी निली तरी अपने मुड़ी स्वतंत्र नहीं अभी जी तुझी समझूत नहीं हे रामा, देह तु प्रण्या, है रा हा पंचमहाभूत देहे तू नवेस तो प्रज्ञा प्रज्ञानघन आत्मा हे तुझे सत्य स्वरूप है अशा स्थिती स्वरूपान भिन्न असे तर त्या चैतन्याला प्रेरणा करणारे आणखी तिसरे चैतन्य आहे असे मान्य करावे लागेल पहा असे मानत गेले तर मोठा अनवस्था प्रसंग होईल वासनारुपी नदी शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही मार्गाने वाहत असते आपल्या वासनेचा प्रवाह अशुभ मार्गाने जात आहे असे जर दिसून आले तर प्रयत्न करून तो प्रवाह शुभ मार्गाकडे वळवावा या कामात मनाचे सर्व सामर्थ्य वापरले पाहिजे शुभ अथवा अशुभ वासनेचा प्रवाह हा निरोध करून अडवला तर तो द्विगुणीच होतो चित्त हे एखाद्या लहान मुलाप्रमाणे असून ते युक्तिप्रयुक्तीने सन्मार्गाकडे लावले पाहिजे या चित्तरूपी बालकाला रोगाधिकाकडून परावृत्त केल्यावर ते शांत आणि सम होते नंतर त्याच्या हाताने निरोध करता त्याला हळूहळू आत्मस्वरूपाकडे आत्म लावाव हे रामचंद्र तुझ्या ठिकाणी असणाऱ्या वासना पूर्वीच दृढ झालेल्या आता अशुभ वासना सर्वस्वी नाहीशा करून तुला फक्त शुभ वासना तेवढ्या अधिक कर दृढ करायचे कार्य तेवढे करायचे अभ्यासाने वासना दृढ होतात तेव्हा आता तू शुभ वासना दृढ केल्यास म्हणजे हे अरिमर्दना रामा तुझ्या अभ्यासाचे सार्थक झाले असे समज पूर्वी ज्या वासना दृढ झाल्या नसतील त्या अभ्यासाने दृढ कर अशा रीतीने तू सुखी हो शुभ वासना दृढ करण्यामुळे आत्मसाक्षात्काराला अडथळा होईल की काय अशी शंका मनात येऊ देऊ नकोस कारण शुभ वासना वृद्धिंगत झाल्या त्यात कोणताही दोष नाही लहान मुलाच्या स्थितीपासून तो अगदी बुद्धिवान मनुष्यापर्यंत कोणताही विषय घेऊन त्याचा अभ्यास केला असता मनुष्य त्या विषयाशी तद्रूप होतो आणि आपले इष्टफल प्राप्त करून घेतो हे तुझ्या अनुभवही आलेच आहे यासाठी म्हणून आत्मोन्नती व्हावी असे तुला वाटत असेल तर वासनांचा परिपाक करून पौरुष प्रयत्नांचा बळावर इंद्रिय वश करून जोपर्यंत तुला तत्वज्ञान झाले नाही तोपर्यंत तुला गुरु शास्त्र यांनी सांगितलेल्या युक्त्यांचा आणि उपायांचा उपयोग करून शुभवासना दृढ करण्याचे काम करीत राहिले पाहिजे नंतर मग चित्त शुद्धी होऊन तुला तत्वानुभव झाला म्हणजे शुभवासनांचाही त्याग करण्याचा अभ्यास करावा लागणार आहे आर्य अनुभवलेले आणि अतिशय उत्कृष्ट असे जे ब्रह्मपद त्याचा अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी तू प्रथम शुभवासना दृढ कर पुड़े आत्मसाक्षात झाला म्हणजे त्या शुभवासनाचाही त्याग करून सर्ग दहा श्री वासिष्ठने पुढील निरूपणास आरंभ केला ब्रह्मत हे सर्वत्र सम आहे या तत्वाच्या सत्तेलाच नियती असे म्हटले ही ब्रह्माची सत्ता जगातील सर्व कार्यकारण परंपरेला आधारभूत आहे ही नियती ब्रह्मानुभव करून घेण्याच्या बाबतीत अनकुल असते हे राघवा आता या संबंधी जे विवेचन करण्यात ते चित्त एकाग्र करून स्वतःच्या नमनावर इंद्रियांचा विशेष प्रभाव असल्यामुळे स्वर्गादी सुखांच्या संबंधाने ज्या कल्पना निर्माण झाल्या असतील त्या प्रयत्नपूर्वक दडपून टाकून चित्त स्थिर कर या लोकात आणि परलोकात ज्यापासून मोक्षफल प्राप्त होते अशा तऱ्हेची जी, जी विचारपद्धती मी सांगणार आहे तिथे योग्य रीतीने श्रवण कर हा मोक्ष प्राप्त झाला म्हणजे जन्ममृत्यूचे फेरे चुकतात चित्त शांत होते चित्ताला संतोष प्राप्त होऊन ते चित्त पूर्णत्व पावते तेव्हा याकरता मनातील संसारविषयक वासनाचा त्याग करून मन विषयरहित कर कर्म उपासना ज्ञान यांच्या संबंधाने पूर्वापार विचार करून आत्मानुसंधान ठेव सुखदुःख नाहीसे करून निर्विषय आनंद देणाऱ्या मोक्षाच्या साधनासंबंधी आता जे विवरण करण्यात येत आहे ते येथे उपस्थित असलेल्या सर्व विवेकी पुरुषांसह तूही ऐक या यामुळे दुःखरहित आणि शाश्वत अशा पदाची तुला प्राप्ती होईल तुझे सर्व दुःख नाहीसे करू शकणारे आणि तुषा बुद्धीला अत्यंत समाधान देणारे हेच विवेचन कल्पाच्या आरंभी भगवान ब्रह्मदेवाने केले होते श्री व्याज म्हटले हे विवेचन ब्रह्मदेवाने कोणत्या कारणाने केले होते आणि त्याचा आपल्याला कसा लाभ झाला ते सर्वच आपण मला सांगा श्री वशिष्ठांनी सांगितले सर्व प्राणीमात्रांच्या बुद्धीला प्रकाशित करणाऱ्या आणि सर्व विलासाना आधारभूत असलेल्या अशा सर्वव्यापी आणि सर्वाधार चिदाकाशापासून मायेच्या स्पदामुळे सागरावर लाट उत्पन्न व्हावी त्याप्रमाणे विष्णू उत्पन्न झाला सुमेरू पर्वत हा जातील मधला कणा आहे सर्व दिशा म्हणजे ज्याच्या पाकळ्या आहेत आकाशातील नक्षत्रे ही ज्यातील केसर आहे अशा विष्णूच्या हृदय कमळापासून भगवान ब्रह्मदेव उत्पन्न झाला वेद आणि वेदार्थ असलेले देव आणि मुनी यांच्या समूहाने ब्रह्मदेवाने मनापासून नाना विकल्पांची निर्मिती व्हावी त्याप्रमाणे ही सृष्टी उत्पन्न केली त्यावेळीच जम्बुद्वीपाच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या भारत त्याने मनुष्याची निर्मिती केली ही माणसे आधी व्याधी आणि दुःख ह्यांनी पीडित झालेली लाभ अ लाभामध्ये गुरफटून निराश बनलेली स्वतःचा नाश करून घेण्यात अनेक प्रकारच्या दुष्ट व्यसनामध्ये बुडून गेलेले हे पाहून जसे पुत्राच्या दुखाने पित्याला दुःख होते तसे या सर्व माणसांची अवस्था पाहून त्यांची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वराला त्यांची दया आली मग या हताशाने क्षणजीवे प्राण्यांचे दुःख नाहीसे होऊन त्यांची उन्नती कशा कशाप्रकारे होईल याविषयी विचार मनात आल्यामुळे त्या परमेश्वराने क्षणकाल एकाग्रपणे चिंतन केले नंतर तप धर्म दान सत्य तीर्थे यांची स्वतःहून उत्पत्ती केली परंतु तेवढ्यांनी देखील या सृष्टीतील जीवांचे दुःख नाही सेवणार हे जाणून त्याने नामक परमसुखाची निर्मिती केली हे निर्वाण सुख केवळ ज्ञानानेच प्राप्त होते त्याच्या प्राप्तीने जन्म मृत्यूचे भयत नाही सागर करून जाण्याला हाच एक उपाय आहे की हे ज्ञान प्राप्त होणे हे ज्ञान काही योगाने प्राप्त होऊ शकत नाही असे दिसणारे मग थोडा अधिक विचार करून या दुःखात बुडून गेलेल्या जीवांना दुःखमुख मुक्त करण्यासाठी आता या क्षणीच मी खात्रीचा उपाय निर्माण करतो असे ठरवून त्या कमलात वास करणाऱ्या ब्रह्मदेवाने मला उत्पन्न केले आणि समुद्रात एखादी लाट उत्पन्न व्हावी तसा मायेमुळे उत्पन्न उत्पन होताच कमंडलोने अक्षमाला धारण करणाऱ्या ब्रह्मदेवाकडे जाऊन मी त्याला वंदन केले त्यावर ये पुत्रा इकडे ये असे म्हणून शुभ्र मेघा मध्ये असणाऱ्या चंद्राप्रमाणे त्याने मला आपल्या कमलाच्या उत्तर दलामध्ये नेऊन बसवली माझा तो मृगाजन धारण करणारा आणि मृगाजनावर बसलेला पिता ब्रह्मदेव त्यानंतर एखादा हंस सारस पक्षाबरोबर बोलतो तसा मला म्हणाला कलमक चंद्रामध्ये प्रवेश करतो तसा तुझ्या चित्तामध्ये किंचित काळ अज्ञानाचा प्रवेश होतो पित्याने असा शाप दिल्यानंतर त्याच्या संकल्पाप्रमाणे मला त्याच क्षणी स्वस्वरूपाची पूर्ण विस्मृती झाली एखादा निर्धन मनुष्य दीन होऊन जातो त्याप्रमाणे मी दीन आणि मूळ होऊन गेलो दुःख आणि शोक यामुळे संतप्त झालो त्यावेळी हा कष्टमय संसार कसा उत्पन्न झाला असेल हा विचार मनात येऊन हो, मी निश्चेष्ट बसला होतो माझी ती स्थिती पाहून पिता, पिता म्हणाला हा बापुत्रा तुला दुःख झाले असेल तर त्या दुःखाच्या निवारणाचा उपाय तू मला विचार म्हणजे तो मी तुला सांगेन याप्रमाणे तो उपाय ऐकलास की तू पूर्ण सुखी होशी पित्याने असे भाषण केल्यानंतर ते ऐकून संसाराची व्याधी नाहीशी करण्याचा उपाय मी पित्याला विचारला नंतर पित्याने मला अत्यंत निर्मल अशा तत्वज्ञानाचा उपदेश केला त्यामुळे सर्व प्रकारचे योग्य ज्ञान होऊन मी स्वस्वरूपात स्थिर झालो ते पाहून ब्रह्मदेव मला म्हणाला हे पुत्रा मी शापाच्या निमित्ताने तुझ्या ठिकाणी अज्ञान निर्माण केले आणि तुला प्रश्न विचारायला लावले त्यामागील हेतू हा की तुला यथार्थ ज्ञान करून दिले म्हणजे तुझ्यापासून सर्व लोकांचा उद्धव होईल तो माझा शाप आता नाही सजलाय त्यामुळे सोने शुद्ध केले असते आपल्या मूळच्या स्वरूपाने विलसू लागते त्याप्रमाणे झाली परमबोधाचा तुझ्या ठय उदय झालेला असल्यामुळे तू येथून पुढे पृथ्वीवर संचार करीत राहा आणि जम्बूद्वीपातील भारतवर्षात राहणाऱ्या लोकांवर अनुग्रह कर भारतवर्षात जे कोणी कर्माचे अधिकारी असतील अशाना कर्मकांडाचा उपदेश करून तू त्यांना क्रमाक्रमाने ज्ञानाचाही बोध कर जे कोणी बुद्धिवान विचारी आणि विरक्तचित्त असतील त्यांना स्वानंदाची प्राप्ती करून देणार या ज्ञानाचा उद्देश कर अशा प्रकारे त्या कमलातून उत्पन्न झालेल्या माझ्या पित्याने मला आज्ञा केली हे राघवा पित्याच्या त्या आज्ञेप्रमाणे जोपर्यंत जगातील भूतांची परंपरा अस्तित्वात आहे तोपर्यंत मी या भूतलावर राहील या जगात मला स्वतःला कोणतेच कर्तव्य नाही उन्मान अवस्थेमध्ये भूतलावर मी संचार करीत आहे माझा सर्व अभिमान गळून गेला असून माझे चित्त शांत झाले आहे माझी अशी स्थिती असल्याने लोकांच्या दृष्टीला जरी मी कार्य करीत आहे असे दिसत असले तरी वास्तवी मी काहीच करत नाही इति श्री वासिष्ठ महारामायने मुमोक्ष व्यवहार प्रकरणे दशमसर्ग हा सर्ग अकरा श्री वशिष्ठ म्हणाले भूतनावर ज्ञानाचा उद्भव कसा झाला आणि मी व माझा पिता ब्रह्मदेव यांची उत्पत्ती कशी झाली यासंबंधीचा वृत्तांत मी तुला निवेदन केला आता ज्या अर्थी हे निष्पा रामा, मला प्राप्त झालेले श्रेष्ठ ज्ञान ऐकण्याविषयी तुला उत्कंठा लागली त्या तुझ्या पूर्व पुण्याचा उदय झाला आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही त्यावर श्रीरामाने सुचवले हे ब्रम्ह उत्पत्तीनंतर ज्ञानाचा लोकात प्रसार व्हावा या प्रकारची बुद्धी ब्रह्मदेवाला कशी व का झाली ते था आपण मला सांगा मग एखाद्या विशाल सागर पृष्ठावर लाट उत्पन्न भावी त्याप्रमाणे परब्रम्हांच्या ठिकाणी ब्रम्हदेवाची उत्पत्ती झाली भूत भविष्य तसेच वर्तमान अशा तिन्ही गाली उत्पन्न होणाऱ्या जीवांची कृतयुग इत्यादी युगांचा क्षय झाल्यानंतर होणारी शोचनीय अवस्था पाहून विशेषतः ब्रह्मदेवाला जीवाची दय माग मग मला उत्पन्न करून ज्ञान दिल्यावर त्याने सर्व लोकांचे अज्ञान दूर करण्याच्या कार्यासाठी मला भूतलावर पाठवले माझ्याप्रमाणेच सनतकुमार नारद प्रभृती महर्षी ह्यांनाही प्रभूने लोकांना मोहातून बाहेर काढण्यासाठी म्हणूनच सर्वत्र पाठवले असून कर्मकांड आणि ज्ञानकांड यांचा उपदेश व प्रसार करण्याची त्यांना आज्ञा केली कृतयुग संपल्यावर पृथ्वीवरील पुण्यकार्य क्रिया हळूहळू नष्ट झाल्या अशा प्रसंगी भिन्न भिन्न क्रियांची जगात मर्यादा घालून देण्यासाठी म्हणून क्षेत्रात निरनिराळ्या स्मृती निर्माण केल्या पुढे कालचक्र फिरता फिरता वैदिक क्रियांचा बहुंशी लोप झाला आणि लोक केवळ विषयोपभोगामध्येच घडून गेले राजा राजामध्ये जिंकून घेण्याची महत्वाकांना तसेच जिंकल्या गेलेल्या राजांना पृथ्वीचे पालन करता येत असे परंतु कालांतराने ही स्थिती पालटली आणि प्रजांबरोबर राजेही दुर्बल झाले हे दैन्य नाहीसे होऊन लोकांमध्ये आत्मज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी आमच्यासारख्याने त्या ज्ञानाचा उपदेश सर्वत्र केला यासाठी म्हणून लुप्तप्राय झालेली ब्रह्मविद्या ऋषीने क्षत्रिय राजांना शिकवली नंतर तिचा लोकात प्रसार झाला म्हणूनच तिला राजविद्या म्हणतात ही राजविद्या किंवा अत्यंत गुह्य असे हे अध्यात्म राजांना आत्मसात होऊन त्यांचे दुःख नाहीसे झाले पुढे ते तसे आत्मज्ञाने आलोक राज नहीं से जले। आता आम दशरथापस तू पृथ्वी तला अवतीर्णस तुझा परम पवित्र अंतकरणा बाह्यत वैराग्या कारण न ही उत्कृष्ट अग्य उत्पन्न मोटमोठ विवेकी पुरुषना ही केवराग्य उत्पन्न मोट उत्पन होते नहीं अंतु ती उत्पत्ति का निमित्ता होती तैराग्य राजस्व यापेक्षा तुझ्या ठिकाणी जे वैराग्य उत्पन्न झाले ते निमित्त विना आणि केवळ विवेकामुळे उत्पन्न झाले हे सात्विक वैराग्य हो त्यामुळेच याचे नाही मुठे, आश्चर्य वाटेल या शंकाने बिभत्चं विषय पाहून त्यांच्याबद्दल कोणालाही तिटकाराच वाटणार म पण सत्पुरुषांच्या ठिकाणी जे उत्तम वैराग्य उदय पावते ते मात्र विवेकापासून उदय पावते म्हणूनच म्हणायचे कि ते महाबुद्धिमान महात्मे खरोखर धन्य होत गळ्यात घातलेल्या उत्कृष्ट ज्याची बुद्धी विवेक संपन्न झाल्यामुळे वैराग्यशील बनते तो पुरुष फारच शोभतो या संसार रचने संबंधाने विवेकाने विचार केल्यामुळे ज्यांना वैराग्य उत्पन्न होते तेच खरोखर उत्तम पुरुष होते वास्तविक आपण विवेकाचा आश्रय करून आणि पुन्हा पुन्हा विचार करून अंतर्बाह्य अशा सर्वत्रच्या जा, इंद्रजालाचा निश्चयपूर्वक त्याग करण्यास शिकले पाहिजे अहो स्मशानात गेल्यानंतर किंवा आपत्ती आणि प्राप्त झाल्यानंतर कोणाला वैराग्य उत्पन्न होत नाही परंतु ते काही खरंय वैराग्य नाही स्वतः विवेक करून ते वैराग्य उत्पन्न होते तेच वैराग्य श्रेयस्क हे रामा तुला जे वैरागी उत्पन्न झाले आहे ते अकृत्रिम आहे तुझे चित्तही विवेकशील झालेले यामुळे पेरण्याला ज्याप्रमाणे मृदुभूमी ही, ही योग्य असते त्याप्रमाणे श्रेष्ठ अध्यात्म ज्ञान ग्रहण करण्याला तू योग्य झालायस तुझ्याप्रमाणे बुद्धी शुद्ध होऊन ती शिवाय विवेकशील होण्याला खरे तर परमेश्वराचा प्रसादच असावा लागतो सर्वसामान्यपणे माणसांची बुद्धी नाना प्रकारच्या पुण्यकारक क्रिया उग्र तपश्चर्या अनेकविध नियम दाने तीर्थयात्रा इत्यादी केल्यामुळे पातके नाहीशी होऊन हळूहळू विवेकशील बनते आणि काकतालीय न्यायाने ती परमार्थ विचाराकडे निवडते जोपर्यंत मनुष्याची दृष्टी परमपदाकडे वळली नाही तोपर्यंत मनुष्य हा या लोकातील आणि परलोकातील सुख प्राप्त करून देणाऱ्या क्रियामध्ये उघडून जातो आणि अशा रीतीने संसार चक्रामध्ये भ्रमण करीत राहतो परंतु या संसाराची वास्तविक स्थिती जाणून आणि विषयावरील आसक्ती काढून टाकून विवेकी पुरुष हे बंधनातून मुक्त झालेल्या हत्तीप्रमाणे परमश्रेष्ठ अशा परमपदाला जाऊन पोहोचतात रामचंद्र संसाराची स्थिती अत्यंत विषम असून त्या स्थितीला व विषमतेला अंत नाही देहाभिमानाने युक्त असलेला मनुष्य हा कितीही मोठा असला तरी ज्ञानाशिवाय संसाराची मा माईकता ओळखण्यास तो समर्थ होत नाही ज्या विवेकी पुरुषांना ही रूपी नौका प्राप्त होते ते दुस्तर असा न संसारसागरही हे रघुवीरा क्षणात तरून जातात तुझी बुद्धी नित्यविचारशील आहे आणि म्हणूनच संसारसागरातून तारून नेणारी ही ज्ञानाची युक्ती तू मन एकाग्र करू नये कारण या उत्कृष्ट युक्तीचा आश्रय केला नाही बुद्धीला नाना तऱ्हेचे विक्षेप करणारी या जगातली अनेक दुखे आणि अने तशीच भीती या मनुष्याच्या चित्ताचा निरंतर दाह करीत राहतात सत्पुरुषांनाही ज्ञानाची युक्ती अवगत नसती तर थंडी वारा ऊन वगैरे दुखे त्यांनी सहन केली सहन कशी केली असते ज्याप्रमाणे अग्नीची ज्योत गवताला जाळून टाकते त्याप्रमाणे जा दुःख आणि चिंता यांचे आघात अज्ञानी माणसाला प्रतिपदी सहन करावे लागतात शिवाय ते त्याच्या अंगाचा नित्य दाह करतात परंतु जो मनुष्य विवेकी आहे ज्याला तत्वज्ञान झाल्यामुळे अशा त्या मनुष्याला जसे वर्षा ऋतूतील पर्जन्याने भिजलेल्या वनाला वाघ्ही जाळू शकत नाही त्याप्रमाणे मानसिक दुःखे पीडा देऊ शकत नाही आधी हे ज्यातील वायूचे भौरे आहेत अशा संसाररूपी मरुभूमीतील वायू शुद्ध झाला तरी कल्पवृक्ष हा नित्य अभंगत असतो तरी तशी तत्वज्ञ मनुष्याची स्थिती असते यासाठी बुद्धिमान माणसे तत्वाचे ज्ञान करून घेण्याचा सतत प्रयत्न करावा ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी श्रुत्यादीप्रमाणे देण्यात देण्यात कुशल असलेल्या ज्ञानीपुरुषाला शरण जावा त्या ज्ञानवंताला ज्ञानासंबंधाने प्रश्न करावा आणि त्याचे प्रमाणशुद्ध भाषण शुभ्र वस्त्रामचंद्र आणि अग्राह्य भाषण करणाऱ्या मनुष्याला तत्वज्ञान विषयक प्रश्न विचारतो त्याच्यापेक्षा मूर्ख मनुष्य या जगात दुसरा कोणीही नाही तसेच तज्ज्ञ आणि प्रमाणशुद्ध भाषण करणाऱ्या मनुष्याला प्रश्न केल्यावर जो त्याच्या वचनाप्रमाणे वागत नाही त्याच्यापेक्षा अधम मनुष्य अन्य कोणीही नाही प्रश्न करण्यापूर्वी वक्ता तज्ज्ञ आहे की तज्ज्ञ नाही यासंबंधी विचार करून नंतरच जो मनुष्य प्रश्न करतो तोच खरा बुद्धिमान हो वक्त्याची परीक्षा न करता जो मनुष्य त्याला प्रश्न करतो तो मूर्ख आणि अधम असून त्याला परमार्थाची होणे कदापि शक्य नाही पूर्वी सांगितलेल्या आणि मागावून सांगितलेल्या वचनांची संगती लावण्याचे सामर्थ्य ज्याच्या उत्कृष्ट बुद्धीमध्ये असेल अशा मनुष्याने प्रश्न केला असता त्याच्याशी ज्ञानी वक्त्याने भाषण करावे पशुवृत्तीने वागणाऱ्या अधम माणसाशी कधीही भाषण करू नये प्रश्नकर्त्याचा प्रश्न, प्रश्न प्रमाणशुद्ध आणि अन्वर्थक असता त्याचे जो वक्ता लगेच अविचाराने उत्तर देतो तो अत्यंत मूळ असतो असे ज्ञाते समजतात हे रघुनंदना तू मात्र असा पृच्छक नाहीस तू अत्यंत गुणग्राहक आहेस यश करण्यामध्ये कुशल आहेस हा तुसा आमचा योग हे रामचंद्र मी आता जे भाषण करेन ते सत्य आहे असा बुद्धीचा निश्चय करून ते सत्य तू आपल्या हृदयात निरंतर वागवीचा उत्तम गुण आणि सदाचार यांनी तू युक्त आहेस विरत रहस्य जाणण्यात कुशल आहेस त्यामुळे तांबड्या रंगाचा स्वच्छ वस्त्रावर जसा परिणाम होतो त्याप्रमाणे माझ्या भाषणाचा तुझ्या अंतकरणावर परिणाम झाल्याशिवाय राहणार रामा तुझी बुद्धी एकाग्रतेने श्रवण करण्यात आणि परमार्थाचा विचार करण्यात कुशल असल्यामुळे सूर्याचा प्रकाश पाण्यामध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे तुझी सूक्ष्म बुद्धी माझ्या भाषणाच्या अर्थामध्ये खोलवर प्रवेश करेल मी यापुढे जे जे बोलेन ते ते नीट ग्रहण करून त्याच्या अंतकरणामध्ये सांगोपांग विचार कर आणि मन मग जर तुझे तुझ्या बुद्धीला पटत नसेल तर मला उलट प्रश्न करीत जा परंतु निरर्थक प्रश्न मात्र करू नकोस हे मन चंचल आहे जणू ते संसार यात संसाररूपी आरण्यातील माकडच आहे अशा या मनाला स्थिर करून माझे परमार्थ विषयक भाषण श्रवण कर येथून पुढे अविवेकी अज्ञानी दुष्ट अशा मनुष्याच्या संगतीत राहणाऱ्यांचा त्याग करून साधू सज्जनांची सेवा करीत जा कारण अशा सज्जनांचा सहवास केल्यामुळे विवेक उत्पन्न होतो भोग आणि मोक्ष ही त्या विवेकरूपी वृक्षाचीच फळे असे शास्त्र सांगते शमविचार आणि संतोष सत्संग हे चार मोक्षाच्या दारावरील द्वारपार आहेत असे वर्णन केले आहे यापैकी शम, विचार यांचा आणि संतोष किंवा सत्संग यांचा प्रयत्नपूर्वक आश्रय करावा हे केल्याने मोक्षरूपी राजमंदिराचा दरवाजा आपल्याकरता या चारही साधनांचा अवलंब करणे अवघड जात असेल तर यापैकी कोणत्याही एकाचा तरी दृढपणे प्रयत्न करून आश्रय करावा यापैकी एक साधन जरी आत्मसात केले के तरी सर्वच सर्व म्हणजे चारही साधने आपल्या हाती आल्यासारखेच होते विवेकी पुरुष हा शास्त्रप किंवा श्रुती यांचे ग्रहण करण्यासाठी योग्य होतो सर्व नक्षत्रामध्ये जसा सूर्य श्रेष्ठ आहे तसाच विवेकी मनुष्य हा सर्वांना आदरणीय मूर्ख माणसांची बुद्धी ही मात्र पाषाणाप्रमाणे जड आणि बर्फाप्रमाणे कठीण असते त्यामुळेच तिच्या उपदेशाचा काही परिणाम होत नाही परंतु राघवा तुझी बुद्धी मात्र याहून भिन्न आहे सूर्योदयाच्या समयी ज्याप्रमाणे कमल विकसित होते त्याप्रमाणे तुझे अंतःकरण विनयादी गुण आणि शास्त्रदृष्टी यामुळे विकास पावले एखादा माणूस विणेचा मंजूर ऐकण्याकरता जसा कान टवकारू लागतो त्याप्रमाणे आता मी जे अध्यात्मविषयक निरूपण करणार आहे ते लक्ष देऊन श्रवण कर हे बुद्धिमान रामचंद्रा या निरूपणाचे तू मनन कर सौजन्यादी गुण अंगी बांधवून आणि वैराग्याचा अभ्यास करून ज्या पदाची प्राप्ती झाली असता आत्मनाशाची भीती राहत नाही असे ते परमश्रेष्ठ पद पर प्राप्त करून घे हे रघुनंदना यासाठी प्रथम शास्त्र आणि सत्संग यांचा आश्रय करून तप इंद्रिय निग्रह वगैरे साधनांच्या योगाने बुद्धीचे सामर्थ्य वाढविले पाहिजे हे सामर्थ्य वाढवण्यासाठी ग्रंथांचे परिशीलन अत्यंत उपयोगी आहे परंतु या अध्ययनासाठी आधीपासूनच बुद्धी सुसंस्कृत झाली पाहिजे हा एक विषवृक्ष करतो यासाठी दृढ प्रयत्नाने आज्ञानाचा नाश केला पाहिजे कारण या अज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या दुष्ट इच्छांची गती वक्र असून त्यापासून नाना तऱ्हेचे विक्षेप उत्पन्न होतात अग्नीत टाकलेले चांगडे जसे आखसून जाते त्याप्रमाणे चित्त संकुचित होते आकाश निरभ्र असते म्हणजे चंद्रावर दृष्टी स्थिर होते त्याप्रमाणे परमात्मा स्थिर होते पूर्वापर विचार करण्यात ज्या मनुष्याची बुद्धी अभ्यासाने कुशलबंदी आहे आणि ज्याच्या बुद्धीचा ता चांगला विकास झाला आहे अशा मनुष्यालाच मनुष्य म्हणणे योग्य ठरते हे रामचंद्र तुझी बुद्धी विकसित झालेली आहे तशीच ती स्थिर आणि विचारशील बनलीय यामुळे निर्मळ चंद्राच्या योगाने आकाश शोभायमान व्हावे तसाच आपल्या अंगच्या अनेक निर्मळ गुणाने तू शोभायमान झालायस इथे श्री वासिष्ठ रामायणे महारामायणे मुमोक्ष व्यवहार प्रकरणे एकादशा